स्कंध दुसरा अध्याय चौथा गंगावतरण आणि वसुंचा राज्यावर तो नित्य मृगेस जाऊ लागला व्याघ्र हरिण यांची शिकार करीत तो संचार करू लागला असाच एकदा गंगेच्या काठावरून हिंडत असता एक हरिणाप्रमाणे डोळे असलेली रूपसंपन्न तरुणी त्याच्या दृष्टीस पडली राजाचे मन मोहित झाले पित्याने सांगितलेली यवना हीच असावी असे त्याला वाटले तो अतृप्त नेत्राने तिच्याकडे पाहत राहिला ती स्त्री त्याच्याकडे अन्वेष नजरेने पाहू लागली हा पूर्वीचा महाभीष राज ओळखून ती स्त्री शंतनूच्या पुढे येऊन उभी राहिली कृष्णवर्ण नेत्र असलेल्या त्या स्त्रीकडे पाहताच राजा प्रसन्न चित्त झाला आणि मधुर भाषणाने आणि हेतुगर्भ शब्दाने तो म्हणाला हे सुमुखी देव मनुष्य गंधर्व यक्ष नाग अप्सरा ह्यापैकी तू कोणाची कन्या असलीस तरी काही चिंता नाही हे सर्व लक्षण संपन्न स्त्री तू माझी भार्या हो कारण प्रीती असल्यामुळेच तू मिश्कील हास्य करीत आहेस तू माझी धर्मपत्नी हो राजाने ही गंगाचा हेह हो ओळखले असा पूर्वप्रेमाचा संबंध असल्याने ती सुवदना मधुर शब्दात म्हणाली हे राजेश्वरा आपण प्रथि राजाचे पुत्र आहात स्त्रीला मनोहर अवयवांनी युक्त असा पती लाभीवर तुझा स्वीकार करीन हे राजा त्याबद्दल तू माझा निषेध करू नये तसेच माझ्याशी कधीही अप्रिय भाषण करू नये जेव्हा तू माझ्या या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीस तेव्हा त्याच क्षणी मी तुला सोडून देईन आणि स्वच्छेने कुठेही जाईन वसूंची विनंती मान्य करण्याकरता तिने या अटी राजाला सांगितल्या शंतनुर राजाने त्याला संमती दिली नंतर गंगादेवी पती म्हणून वरले ती सुंदरी राजाच्या मंदिरात आली राजाने तिच्यासह सुंदर उपवनात क्रीडा केली त्या स्त्रीने पतीच्या मनाप्रमाणे त्याला सुखविले शचीसह रममाण होणाऱ्या इंद्राप्रमाणे हा राजा त्या हरिणाक्षीसह कित्येक कालपर्यंत क्रीडा राहिला त्यांना काळाचे भान राहिलेच नाही ते या सुरत क्रीडेत निपुण होते म्हणून अत्यंत अनुरूप असलेल्या त्या दोघांनी लक्ष्मी नारायणाप्रमाणे क्रीडा केली योग्य वेळी तिला गर्भ राहिला तिने दिवस पूर्ण होताच पुरुष दिला पण पुत्र झाल्याबरोबर तिने तो उदकाट टाकून दिला अशा प्रकारे तिने ओळीने सात वेळा आपल्या पुत्रांना जन्मताच उदकाट टाकले त्यामुळे राजा चिंताक्रांत झाला तो मनात म्हणाला आता अशा प्रकारे माझा वंश कसा वाढेल काय करावे पण सातही पुत्र नाहीसे केले तरी मी जर हिला अडवले तर ती त्याग करून निघून जाईल बरे तसेच हे चालू ठेवले तर होणाऱ्या नाही, ही, ही तशीच सोडून देणार असे सुंदर पुत्र पुन्हा होतील की नाही आणि झाला तरी ही दुष्टा त्याचे रक्षण कशावरून करेल तेव्हा आता योग्य विचार करून वंशरक्षण केलाच पाहिजे ज्या वसूने स्त्रीसाठी कामधेनुचे हरण केले तो आठवा वसु यावेळी गंगेच्या पोटी जन्माला पाहून शंतनुने पत्नीच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाला हे सुंदरी मी तुझा दास आहे हा पुत्र जिवंत स्थितीत माझ्या स्वाधीन कर एका तरी पुत्राचे पोषण माझ्या व्हावे तू आजवर सात पुत्र नाहीसे केलेस पण आठव्याचे रक्षण कर तू दुसरी कोणतीही दुर्लभ गोष्ट माग मी तुला देईन पण पाया पडून सांगतो या पुत्राचे रक्षण कर राजा अशी विनंती करीत असताही ती आपल्या पुत्राला घेऊन निघाली तेव्हा मात्र राजा क्रुद्ध झाला आणि दुखाने म्हणाला तू पातक्याची कन्या असावीस म्हणून पाप तत्पर राहतेस तू इच्छेला येईल तिकडे जा किंवा राहा पण माझा हा पुत्र मला दे तुझ्यासारख्या कुलनाशिनीशी मला कर्तव्य नाही त्या मुलाला घेऊन जात असताना ती स्त्री अडवणुकीमुळे संतप्त झाली हे राजा मला पुत्र हवा आहे तू माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध वागल्यामुळे मी निघून जाई केवळ देवकार्यासाठी मी गंगा आपल्या घरी आले वसुना वशिष्ठाने मनुष्य योनी जन्म पावाल म्हणून शाप दिला होता त्या चिंताक्रांत वसुंनी विनंती केल्यावरून मी त्यांची माता झाली त्यांना वर देऊन मी तुझी पत्नी झाली देवकार्यासाठी मी उत्पन्न झाल्यामुळे तुझे पुत्रसू शाप मुक्त हाथ मात्र दीर्घकाल राईन करीन हा आठवा वस्ू है हा, हा बने तुझापेक्षा ही श्रेष्ठ हो भाग्यशाल राजा मी जेथे तुला प्रथम बरले जे सामा कर आला कि तुझा स्वाधीन करीन माते वचुन पुत्र जीवंत रहेंगु पुत्रासह गंगा तथे गुप्त राजा दुःखी अंतकरणाने स्वग्रही परतला राज्य करीत असतानाही भायोगामुळे तो नेहमी दुःखी असे असाच बराच काळ लोटल्यावर तो एकदा मृगेसाठी बाहेर पडला मृग महिष सुकर यांचा बाणाने वध करीत शंतनू राजा गंगातीरावर आला नदीत पाणी अत्यंतच कमी असलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले तो जरा पुढे जाताच त्याला एक बालक धनुष्यातून नदीच्या पात्रात बाण सोडित असल्याचे दिसले त्यामुळे नदीचे पाणी आडवले गेले होते ते पाहताच तो चकित झाला या बालकाचा आणि मदनासारखे रूप पाहून राजाने विचारले तू कोणाचा पुत्र पण बाण सोडण्यात मग्न झालेल्या वीराने उत्तर दिले नाही आणि तो अकस्मात दिसेन झाला तेव्हा चिंतातूर राजा विचार करू लागला त्याने स्वस्त चित्त होऊन गंगेची स्तुती केली पूर्वी सारखे आकर्षक घेऊन गंगा राजापुढे उभी राहिले सुंदर गंगेला राजा म्हणाला हे गंगे हा माझाच पुला दाखव गंगा म्हणाली राजा तुझा पुत्र अठरा वस्तू आहे त्याला मी तुझे हाती देते तो सर्व वेद आणि धनुर्वेद यात निष्णात आहे आणि वशिष्ठ मुनींच्या आश्रमात याचे शिक्षण झाल्याने हा व्युत्पन्न आहे सर्व व्यवहारात हा तरवेज आहे प्रत्यक्ष परशुरामा इतका याचा अभ्यास आहे हा घे तुझा पुत्र असे म्हणून त्या बालकाला स्वाधीन करून गंगा गुप्त झाले राजाने आनंदीत होऊन बालकाच्या मस्तकाचे अवघ्रण केले आणि त्याला रथावर बसवून राजवाड्यात आणले हस्तनापुरात गेल्यावर राजाने पुत्रप्राप्तीमुळे संतुष्ट होऊन मोठा उत्सव केला दैवज्ञ बोलावून शुभ विचारला आणि सर्व मंत्री प्रतिष्ठित स्मरणही नाहीसे झाले अशा प्रकारे गंगावतरण आणि अष्टवसूंची उत्पत्ती याबद्दल सविस्तर कथा सुताने ऋषींना सांगितली अध्याय चौथा समाप्त